कांड सर्ग अडतीसावा त्याने आणलेल्या सर्व भेटवस्तू स्वीकारून आणि वानरांना शाबासकी देऊन त्याने सर्वांना निरोप दिला आपले काम ज्याने पूर्ण केले त्या हजारो वानरांना निरोप देऊन त्याने स्वतःला आणि महान बलवान रामाला कृतार्थ मानले मग लक्ष्मण प्रचंड बळाच्या त्या वानर सर्व वानरश्रेष्ठ सुग्रीवाला मनात हर्ष मानून मोठ्या सौजन्याने बोला सौम्या जर तुला पसंत असेल तर आपण किशकिंदून बाहेर पडूया लक्ष्मणाचे चांगल्या शब्दातील हे बोलणे ऐकून सुग्रीवाला फार आनंद झाला आणि तो त्याला म्हणाला ठीक आहे आपण जाऊया तुझ्या अज्ञेत मला राहायचंय शुभ लक्ष्मणे लक्ष्मणाला सुग्रीवासे बोलला आणि त्याने तारा इत्यादी स्त्रियांना तेथेच सोडले चला असे उच्च स्वरात सुग्रीवाने सर्व वानर मुख्यानं म्हटले त्याचा तो शब्द ऐकून वानर त्वरेने आले जे स्त्रियांची दृष्टी पडण्यास पात्र होते असे सर्व वानर हात झळून आले त्यांना सूर्यासारखा तेजस्वी राजा म्हणाला वानरानो माझी शिबिका लवकर तयार करून आणा त्याचे सांगणे ऐकून झट हालचाल करणाऱ्या वानरांनी सुंदर दिसणारी शिबिका तयार करून आणली ती तयार करून आणलेली शिबिका पाहून वानर राजा लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा चमकणाऱ्या त्या सोन्याच्या वाहनात लक्ष्मणासह चढून बसला ती शिबिका अनेक वानरांनी धरली होती सुग्रीवाच्या डोक्यावर पांढरेट रंगाचे छत्र धरण्यात आले होते पांढऱ्या चौऱ्या त्याच्यावर आजूबाजूंनी वारल्या जात होत्या शंख भेरी यांच्या निनादाने आणि बंदीजनांकडून त्याचे अभिनंदन होत होते उत्तम राजश्री प्राप्त झाल्यानंतर सुग्री बाहेर पडला होता आणि हाती तीक्ष्ण शस्त्र घेतलेले शेकडो वानर त्याच्या शोभावर पसरलेले होते असा तो जेथे राम राहिला होता तेथे गेला रामाने आश्रय केलेल्या श्रेष्ठ स्थळी पोहोचल्यावर तो लक्ष्मणासह शिबेकेतून खाली उतरला आणि रामापाशी जाऊन त्याने हात जोडले तो हात जोडून उभा राहिला तेव्हा वानरही हात जोडून उभे राहिले आणि बहुमानाने आलिंग दिले आणि तो धर्मात्म्याला बस म्हणाला तो भूमीवर बसलेला पाहून मग राम त्याला म्हणाला धर्म अर्थ आणि काम यांच्या काळाची विभागणी करून त्या त्यावेळी जो नित्य त्यांचे सेवन करतो तो राजा खरा पण जो धर्म टाकून अर्थ आणि काम सेवन करतो तो झाडाच्या शेंड्यावर झोपून खाली पडल्यावर जागा होणाऱ्या सारखा आहे जो शत्रूंचा वध करण्यात संग्रह करण्यात दक्ष राहतो आणि धर्म अर्थ काम या त्रिवर्गाचा उपभोग घेतो तो राजा धर्माशी जोडलेला राहतो हे शत्रू हा आता उद्योगाला लागण्याचा काळ आलेला आहे तेव्हा वानर राजा आपल्या वानर मंत्र्याशी विचार विचारविनिमय कर बोला, वैभव की महाबा कृपे मेरा देवा बंधु कृपाप्रसादा जो उपकार नहीं तो, तो लोकतंत्र दोषी शत्रुमर्दना है शेकड़ो वनर नायक पृथ्वी सर्व बलिष्ठ वनरान घ वानर गोलांगुल असे शूर देव गंधर्व पुत्र वानर, अशी ते आपापल्या सैन्याशी मार्गावर आहेत शेकडो लक्षावधी आणि कोटी अयुतशंख अयुत अशा संख्येने ते आहेत मध्य अंत्य समुद्र आणि परार्ष, अशा संख्येने हे पर्वतासारखे प्रचंड मेरू विंध्य अशा ठिकाणी निवासस्थानी असलेले त्याता येतील ते, ते रणांगणात राक्षसांची युद्ध करण्याकरता तुझ्याकडे येतील आणि युद्धात रावणाला मारून मैत्रीला घेऊन येतील आज्ञेत वागणाऱ्या वानर प्रमुखाचा हा उद्योग पाहून उमरलेल्या नीरकमळाप्रमाणे दिसणारा तो वीर्यवान राजकुमार हर्षभरीत झाला किश्किंधा खंडाचा अडतीसावा सर्ग समाप्तो